वाल्मिकी रामायण बालकांड सर्ग बावन्नवा मुनिश्रेष्ठ वसिष्ठांना पाहून बलवान विश्वामित्राला अत्यंत आनंद झाला आणि नम्र होऊन त्याने त्यांना नमस्कार केला तुझे स्वागत असो असे महात्मे वसिष्ठ म्हणाले आणि त्याला आसन देण्याची भगवान वसिष्ठांनी सूचना केली जाणता विश्वामित्र आसनावर बसल्यानंतर मुनिवराने चालीरितेप्रमाणे फळेमुळे त्याला अर्पण केले राजाने वसिष्ठांकडून तो सत्कार घेतल्यावर त्यांना त्यांचे तप अग्निहो शिष्य याविषयीचे कुशल विचारले झाडा झोडपांविषयीसुद्धा विश्वामित्राने कुशल विचारले असता वसिष्ठाने सर्वत्र कुशल असल्याचे त्या राजश्रेष्ठाला सांगितले सुखाने बसलेल्या विश्वामित्र राजाला ब्रह्मदेवाचे पुत्र महातपस्वी ऋषीश्रेष्ठ वसिष्ठ यांनी विचारले राजा तुझे कुशल आहे ना धर्माने प्रजेला सुखात ठेवून तिचे राजनियमाने पालन करतोस ना तुझ्या सेवकांना योग्य ते पोषण तू देतोस ना आणि ते तुझ्या आज्ञेत वागतात ना आपल्या सर्व शत्रूंना तू जिंकलेस ना तुझे सैन्य कोश मित्र परिवार, तुझे पुत्र पौत्र या सर्वांचे कुशल आहे ना राजाने सर्वत्र कुशल आहे असे वैशिष्ट्यांना विनयुक्त प्रत्युत्तर दिले मग बराच वेळपर्यंत ते दोघे धर्मविचारात गोडी असणारे धर्माविषयीच्या गोष्टी करीत बसले त्या दोघांनाही त्या गोष्टी करताना अतिशय आनंद वाटत होता आणि एकमेकांविषयी प्रेम वाटत होते गप्पा गोष्टी संपल्यानंतर रामा भगवान वसिष्ठ हसत हसत विश्वामित्राला म्हणाले मी या सेनेचे आणि अद्वितीय अशा तुझेही आतिथ्य करू इच्छितो त्या माझ्या आतिथ्याचा स्वीकार कर हे राजन तू तर अतिथही श्रेष्ठ आहेस काही करून पूजा करावी असा तू आहेस मी केलेला हा सत्कार तुम्ही स्वीकारावा असे वसिष्ठाने म्हटल्यानंतर मोठ्या मनाचा विश्वामित्र त्यानं म्हणाला आपण सत्कार करतो म्हणाला एवढ्या वाक्यानेच आमचा सत्कार झाला भगवान आपल्या आश्रमात जी फळेमुळं आहे पाद्य आणि आचमन करण्याचे पाणी आहे तेवढ्याने आणि जे आपण स्वतः पूजनीय आहात ते आपल्या आहा, दर्शनाने आमचा सर्वस्वी उत्तम सत्कार झाला आहे नमस्कार आता मी जातो मित्रदृष्टीने आपण मला पाहावे असे राजा म्हणत असता धर्मात्मे उदाहरमनाचे वैशिष्ट्य आग्रहपूर्वकतेला निमंत्रू लागले तेव्हा ठीक आहे मुनिश्रेष्ठ आपल्याला जे हवे ते आपण करावे असे तो गाधीपुत्र वसिष्ठांना म्हणाले त्याने असे म्हटल्यानंतर ऋषी श्रेष्ठ वशिष्ठाने आनंदित होऊन निष्कलंक अशा काळ्या पांढऱ्या रंगाच्या गाईला हाक मारले हे शबले ये लवकर ये आणि मी काय म्हणतो ते या राजश्विचा आणि त्यांच्या सेनेचा उत्कृष्ट भोजन मी सत्कार करावा असे म्हणतो त्याची व्यवस्था कर ज्याला ज्याला त्या -त्या सर्वांचा हे दिव्य माझा करता वर्षाव करत अन्न पान तोंडी लावणे यांनी युक्त असा अन्नाचा ढीग हे शबने उत्पन्न कर वेळ लावू नकोस बालकांडाचा बावन्नामासर्ग समाप्त